वाल्मिकी रामायण कांड सर्ग अठ्ठेचाळीसावा इकडे तार आणि अंग यांच्यासह हनुमान वानर सुग्रीवाने दाखवून दिलेल्या देशाकडे निघाला त्या सर्वश्रेष्ठ वानरासह दूर जाऊन त्याने विंध्याच्या जा खोल गुहा शोधल्या पर्वताची शिखरे नद्या कडे सरोवरे विपुल झाडे असलेली अरणे वने आणि वक्ष असलेले अनेक पर्वत शोधत ते वानर सर्व दिशांना फिरले पण त्यांना जनकसुतः मैथिली काही दिसली नाही विविध मुळे फळे खाऊन पाणी नसलेल्या निर्जना शून्य निबिड भयंकर दिसणाऱ्या अशा आरण्यासुद्धा जाऊन शोधून ते अतिशय कष्टी झाले तो देशही अनेक गहन गुहा असणारा त्यामुळे शोधण्याला कठीण असा महान होता मग तो देश सोडून ते सर्व निर्भय वानर दुसरे आक्रमण करण्यास कठीण अशा देशाकडे वळले तेथे झाडांना फळेस लागत नव्हती फुले नव्हती पाणीही नव्हती नद्यांना पाणी नव्हते मुळेही मिळणे अत्यंत कठीण होते तेथे रेडे नव्हते हरिण नव्हते हत्ती नव्हते वाघ पक्षी वनात फिरणारी इतर श्वापदेही नव्हती तेथे वृक्ष नव्हते वनस्पती नव्हत्या वल्या नव्हत्या लता नव्हत्या तेथे सपाट भूमीवर दाट पानांच्या आणि फुललेल्या कमळांच्या प्रेक्षणी आणि सुगंध असणाऱ्या पुष्किरणी होत्या पण भ्रमराने त्या टाकलेल्या होत्या कारण कंडू नावाचा एक महाभाग सत्यवादी तपोधन महर्षी संतापी स्वभावाची दहा वर्षाचा बालक असलेला पुत्र जीव जाऊन नष्ट झाला त्या योगे तो महामुनी संतापला आणि त्या धर्मात्म्याने त्या साऱ्या महावनाला शाप दिला त्यामुळे ते वन राहण्याला अशक्य पशु आणि पक्षी यांनी टाकलेले आणि आक्रमण करण्यास कठीण असे बनले त्या अरण्याचा कोपरान कोपरा डोंगर गुहा नद्यांचे उगम इत्यादी चिकाटीने त्यांनी शोधले पण तेथी त्या महात्म्याना जानकी दिसली नाही की तिला नेणारा रावणही दिसला नाही तथापि सुग्रीवाचे प्रिय करण्याकरता वेलांच्या जाळ्याने भरलेल्या त्या भयानक आरण्यात प्रवेश केला तेव्हा त्यांना देवांना सुद्धा न भिणारा असा भयंकर कर्म करणारा एक असूर दिसला त्या महाभयंकर पर्वतासारख्या असुराला तेथे पाहून त्याने जूट करून त्याला वेढा घातला त्यानेही त्या सर्व वानरांना पाहिले आणि ठार मेला असे तो बलिष्ठ असुर बोलला तो आवेशाने मूठ वळून आणि उगारून त्यांच्या अंगावर धावला तो चालू आहे असे पाहताच वालिपुत्र अंगदाला तो रावणच असावा असे वाटून त्याने त्याला एक चपराक लगावली वालीपुत्राच्या तडाख्याने तोंडातून रक्त ओकतो असुर पर्वत पसरावा तसा भूमीवर पडला त्याता श्वास होतास जिंकली असे समजून त्या वानरांनी त्या पर्वताच्या बहुशहा सगळ्या गुहा तपासल्या तपासत असताना ते सर्व वान... वनवासी वानर दुसऱ्या एका भयंकर गुहेत शिरले ती सर्व शोधल्यानंतर ते पुन्हा खिन्न होऊन बाहेर पडून एकत्र झाले आणि बापूडवारे होऊन एका बाजूच्या झाडाच्या मुळापाशी जाऊन बसले किशकिंदाकांडाचा अठ्ठेचाळीसावा सर्ग समाप्त